श्रीधर स्वामीकृत श्री विजय अध्याय चौथा कृष्ण जन्म सोहळा महाबल व पुतना यांचे संकट गोकुळात काय झाले काही वेळाने यशोदा जागी झाली कुशीत सावळ्यावरणाचा बालक निध्रिस्त होता सुंदर कुरळे जावळ होते तिला अत्यानंद झाला पाना फुटला जगदीश जन्माला आला होता आणि योग जीची कन्या म्हणून जन्म घेतला त्या वात्सल्य वासल्यमूर्ती यशोदेकडून लालन पालन करून घेणार होता सकाळी वार्ता गोकुळात पसरली नंदाला तर अत्यानंद झाला अहो नंद यशोदेला मुलगा झाला बरका, असे गवळणी एकमेकांना सांगू लागल्या नवपुत्राच्या पवित्र दर्शनासाठी नंदाच्या दारी गर्दीत झाली गर्गमुनी आले पुण्याचन झाले मांडव घालून मोठा उत्सव केला गेला गवळणी रंगी बेरंगी वस्त्रे नेसून नटून थटून मिरवत होत्या नंदाने वाणे वाटली अहेर दिले त्याची तर अनेक जन्माची पुण्याही फळाला आले होती नंदाच्या सावळ्या बाळाला कृष्ण श्यामसुंदर अशा नावानी गोप गोपी हका त्याच्याकडे पाहून आपसात बोलू लागल्या अग हा अंगाने जरा थोराडच दिसतो नाही का पण त्याच्या मुठी पाहा कशा आवडलेल्या आहेत मोठे मोठेपणी जग मुठी ठेवणार की काय दिसतो बघा किती सुंदर माझी बाई दृष्टीच हलत नाही त्याच्यावरून यशोदा म्हणाली एक काय ग असं बोलतेस दृष्ट लागेल ना माझ्या मनमोहनाच्या रूपाला गवळणी यशोदेचा मोठ्या प्रेमाने सत्कार करू लागला यशोदेने उत्तम वस्त्रे भूषणे धारण केली होती पुरोहित गर्गमुनी यांनी बाळाची लक्षणे पाहून त्याचे भविष्य वर्तवले यशोदे तू मोठी भाग्यवती हा तर साक्षात विष्णू त्याची तू आई झालीस याची कीर्ती त्रिभुवनात होईल याच्या पुढे कोणतेही संकट टिकणार नाही दुष्टांना शासन करून साधूंचे रक्षण करणार हा ईश्वरी अवतार आहे हा गोपालक होईल दैत्यांना घातक होईल तो अनेक चमत्कार करील बंदी ती लोकांना हातमुक्त करील तुम्हाला आणि वज्रवासियांना अतिशय आनंद देईल श्री कृष्ण गोविंद व गोपाल ही याची नावे प्रख्यात उतरले जगाला हा वंदे व पूज्य होईल असे भविष्य ऐकताच नंद यशोदा हर्षित झाली बारा दिवस मोठा सोहळा झाला शेषशाही भगवत नंदाघरी पाळण्यात घातला श्रीकृष्ण असे त्याचे नाव ठेवण्यात आले भक्तासाठी मायेचे परमनिधान अनंत विराट परमश्रेष्ठी आता बालक होऊन नंदाला आनंद देऊ लागला कृष्ण जन्मानंतर गोकुळात गायी जास्तच दूध देऊ लागल्या पीक अधिक मिळू लागले लोक आनंद व उत्सानी भरून आले सृष्टी सर्वांगी पुलकी पण कंसाच्या मथुरेत अपशकून होऊ लागले कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावून म्हटले माझा मृत्यू ज्याच्या हातून होण्याचा संभव आहे तो जन्माला आला आहे त्याचा आपल्या राज्यात सारीकडे शोध घ्या ज्याला तो सापडेल त्याला मी मोठे दान देईन एक जण म्हणाला कंस महाराज मी ते असे ऐकतो की गोकुळात कुठेतरी तुमचा शत्रूचा जन्म झाला आहे पण कितीतरी गोप श्रिया प्रसुद्ध झाल्या आहेत त्यातील कोणता बालक तुमचा वैरी ते कसे समजणार त्यावेळी चर्चा झाली महाबल नावाच्या दैत्याने ब्राह्मण ज्योतिषाचे रूप घेऊन गोकुळात जावे आणि नेमका कोणता बालक दैवी गुणात आहे ते ओळखून त्याला गुप्तपणे मारावे असे कंस व त्याचे मंत्री यांनी ठरवले महाबलाने ब्राह्मणाचे अगदी हुबे धारण केले तो गोकुळत आला घरोघर हिंडून आपण सामुद्रिक शास्त्रे जाणतो असे सांगून लोकावर त्याने आपली छाप पाडली काही गोपांना आपल्या पैशाची विद्येच्या सायाने त्याने भविष्यही सांगितले लहान लहान मुलांचे भविष्य आपण बिनचूक सांगतो असा त्याचा दावा होता गोपानी त्याला नंदाच्या घरी आणले ज्योतिषी म्हणून नंदाने त्याचा आदर केला यशोदा श्रीकृष्णाला घेऊन त्याच्या समोर आली त्या दैत्याने श्रीकृष्णाचे ते तेज पाहून लगेच ओळखले हा बालक तर विलक्षण दिसतो नंद यशोदा यापेक्षा याचा तोंडवळा वेगळा दिसतो हा सावळा असला तरी मन वेधून घेतो त्याने पंचागात पाहिल्यासारखे के केले जन्मतिथी व वेळ विचारली मान हलवली बोटावर गणित केल्याचे नाटक केले आणि गंभीरपणे म्हणाला हा मुलगा अपशकुनी आहे याला घरातच काय गोकुळातही ठेवू नका त्याच्यामुळे तुमच्यावर मोठमोठ्या आपत्ती येतील याला दूर रानात नेहून टाकून द्या नाही तर तुमच्या कुळाचा व गोकुळाचा नाश करील यशोदेने घाबरून पटकन बाळाला पझराआड लपवले पण श्रीकृष्णाने त्या कपटे दैत्याला आपला प्रसाद दिला त्या दैत्याच्या डोक्यावर शिंके होते ते तुटले त्यातील मडके पडले ते त्याच्या डोक्यावर खापर लागून डोक्याला जखम झाली रक्त वाहू लागले दैत्य उठला जायला निघाला एक लाटणे आपोआप उडाले त्याच्या तोंडात गपकन उभे बसले घरातल्या सगळ्या वस्तू टनाटणा उडत त्याच्यावर येऊन पडू लागल्या त्याची पार दैनावळ आली तो पळत सुटला सारे त्याला हसू लागले तो मथुरेत गेला कंसाजवळ जाऊन सारा वृत्तांत त्याला सांगितला कंसाने जाणले आपला शत्रू म्हणजे तो नंदाचा पो नाही असा प्रकार झाला नसता महाबळाला त्याने मोठे दान दिले त्यावर उपचार करवले त्याने कंसाचे कार्य केले होते कंस चिंताग्रस्त झाला गोकुळत जाऊन कोणत्यातरी प्रकारे नंदाच्या पुत्राचा घात करायला हवा होता त्याच्या आश्र्याला पुतणा नावाची एक राक्षसी होती तिला मायावी विद्या येत होती ती कंसाला म्हणाली मी मानवस्त्रीचे रूप सुंदर रूप घेते गोकुळत जाते नंदपुत्राला स्थनपान देण्याचे नाटक करते आणि विष प्रयोग करते तो तात्काळ मरून जाईल कंसाने तिला पाठवले आणि सांगितले तू आधी इतर गावात जा मी तिथेही तुझा प्रभाव दाखव माझी काही हरकत नाही कुतनेला जास्तच आनंद झाला तिने अत्यंत सुंदर सोजवळ रूप धारण केले घरोघरी कोणत्या तरी निमित्ताने जाऊन तिने अर्भकाना दृष्ट लावली काही मुले आजारी पडली काही तिच्या विषारी दृष्टीने मरण पावली पण तोपर्यंत ती निघून तिथून दिसेनाशी झालेली असायची तिचा संशय मात्र कोणाला आला नाही फिरता फिरता ती नंदाघरी आली तिला पाहून यशोदेला आनंद झाला कारण तिने रूपच तसे सोजवळ धारण केले होते कुतनेने म्हटले इकडे तिकडे मंडप तोरणे उत्सवाची लक्षणे दिसत आहे विशेष काय यशोदेला बाळाचे ते कौतुक तिने भोळेपणाने तिला पाळण्यात नेहलेला श्रीकृष्ण दाखवला तोच कृष्ण जागा झाला पायाचा अंगठा तोंडा धरून चोखू लागला ते ध्यान पाहून पुतणेला हर्ष झाला तिने म्हटले माई मी घेऊ का जरा बाळाला किती सुंदर आहे हो आ मला तर बाई पान्हाच फुटला त्याला मी पण पाजू का यशोदेला नवल वाटली पण सरळ स्वभावाची चांगली बाई पाहून बर घ्या हरा मी घरातलं काम उरकते तोवर घ्या बसा इथं असे म्हणून तिने बाळाला पुतनेजवळ दिले यशोदा आप गेली पुतनेने लाडिक शब्दात बाळाजवळ बोबडे बोलत त्याला मांडीवर घेतले त्याला देऊ लागली तेवढ्यात यशोदा बाहेर आली आणि त्या स्त्रीचे वाचले पाहून तिला नवलही वाटले आनंद झाला ती पुन्हा आपल्या कामात मग्न झाली कृष्णाने पुतनेच्या विष्मय स्तनातून हळूहळू विष शोषण करण्यास प्रारंभ केला त्याचा काहीही प्रभाव कृष्णावर पडला नाही आता तो डोळे फिरवेल आणि मरून पडेल असा अंदाज करी, त्याला पाजत होती पण कृष्णाने तिच्या स्थानातील सारे विष सारे विष शोषून रडायला प्रारंभ केला तेव्हा तिने दुसऱ्या स्थानाशी त्याला धरले त्याने त्यातही त्यातील विषही शोषण केले आणि तो स्थन तीव्रपणे चुकू लागला काय प्रकार होत आहे हे कळायच्या आत कृष्णाने तिचे प्राणच खेचून घेण्यास प्रारंभ केला तेव्हा ती घाबरली कासावी झाली तिच्या खांद्यावर कृष्णाने एक हात घट्ट रोवला पुतना खाली पडली अरे पुरे सोड जीव नको कुरतोळूस देवा मी चुकले श्री मी पुन्हा असे करणार नाही पण मला सोड असे काकुल म्हणू लागली ती मूर्चीत पडली तरी कृष्णाने तिला सोडले नाही त्याचे प्राणच ओढून तिला मुक्ती दिली राक्षसिणीचे मूळ रूप मरता मरता तिला पुन्हा प्राप्त झाले कपटी खेळ खला झाला मारण्याच्या इच्छेने जरी ती आली होती तरी कृष्णाबद्दल ती त्याच्याशी एकूप झाली त्यामुळे कृष्णाने तिला सद्गती दिली यशोदा बाहेर आली तो पुतणा ही राक्षसी अस्ताव्यस्त पडलेली तिला दिसली सोजवळ सुंदर स्त्री कुठे गेली हा कृष्ण तर त्या राक्षसिणीच्या स्थानाशी आहे अरे देवा ही तर मरून पडली आहे असे पाहून यशो यशोदेने घाबरून सर्वांना हाका मारला घरातले सारे धावले ते भयंकर दृश्य पाहून थबकले एका गोपाने पुढे होऊन कृष्णाला पटकन उचलले यशोदे यशोदेजवळ दिले विष पचवून तो बाळ हसत होता यशोदेला तो पटकन भी लागला बाळावर आलेले भयानक संकट पाहून गोकुळच हादरले होते गोकुळातल्या लोकांना आता कृष्णाची फार काळजी वाटू लागली नंद त्यावेळी मांडलिकत्वाची कर भरण्यासाठी मथुरेला गेला होता संधी साधून संकट आले होते लोक भयभीत झाले होते संकटातून श्रीकृष्ण वाचला त्याच्या अंगी मोठी अलौकिक शक्ती आहे असे लोकांना वाटू लागले ते वेगळ्या दृष्टीने कृष्णाकडे पाहू लागले यशोदेला संकट टाळ्याचा आनंद झाला होता वेशधारी कपटी राक्षसिणीला ईश्वराने पिटाळून लागले राक्षसिणीला ईश्वरानेच नष्ट केले हे ओळखून यशोदा कृष्णाला जास्त जपू लागली अध्याय चौथा समाप्त श्री कृष्णार्पण